स्कंधनव्वा अध्याय तिसरा विराट स्वरूपाचे वर्णन नारायण मुनी नारदाला म्हणाले हे नारदा ब्रम्हदेवाचे आयुष्य असेपर्यंत ते बालक पाण्यातच राहिले त्यानंतर काही काल संपूर्ण होताच त्या बालकाचेही एकाएकी दोन भाग झाले तो बालक एक कोटी सूर्याच्या प्रभे इतका अत्यंत तेजस्वी होता पण सनपान न मिळाल्यामुळे भुकेने अतिशय आक्रोश करू लागला पित्याने आणि मातेने हे त्याला जलात टाकून त्याचा त्यागच केला होता त्यामुळे तेथील उदकात तो निराश्रिताप्रमाणे राहत होता वास्तविक भाता तो या अखंड ब्रह्मांडाचा स्वामी होता पण तरीही एखाद्या अनाथाप्रमाणे माझे आता कोण रक्षण करणार असे म्हणून त्याने वर पाहिले तो सर्व पृथ्वी वगैरे पदार्थांपेक्षाही स्थूल होता तो स्वतः देव असून तो महाविराट या नावाने प्रसिद्ध झाला म्हणजे परमाणू ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म अणुहून सूक्ष्म असतो तसा हा बालक देखील श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोळावा अंश इतके तेज त्याच्या ठिकाणी होते तोच सर्व भूतांचा आधार असून प्रकृतीपासून उत्पन्न झालेला तो, उत्पन तो महाविष्णूच होता त्याच्या प्रत्येक रोमरंध्रामध्ये सर्व विश्वे राहत असतात त्याच्या शरीरावरील या विश्वांची संख्या स्वतः परमात्मा भगवान कृष्णालाही सांगता येणार नाही एखाद्यावेळी पृथ्वीवरील धुलीकण मोजता येतात पण त्याच्या शरीरावरील विश्वांची गणना करणे शक्य नाही तसेच ब्रह्मा विष्णू महेश यांचीही संख्या करवत नाही प्रत्येक विश्वात हे असेच ब्रह्मदेव विष्णू आणि महेश्वर वगैरे देव आहेतच पाताला पासून असे एक ब्रह्मांड असते त्याच्या पलीकडे वैकुंठ लोक असतो तो मात्र ब्रह्मांडाच्या बाहेर आहे त्याच्या पुढे गोलोक आहे तो पन्नास कोटी विस्तीर्ण आहे कृष्णाप्रमाणे गो लोकही नित्य आहे तसेच सत्य स्वरूपही आहे पृथ्वी सप्त सप्तद्वीपांच्या परिणामाची असून सप्तसागरांनी युक्त आहे त्या पृथ्वीवरील असंख्य पर्वत आणि नानाविध वने असून ती पृथ्वी एकूण पन्नास योजने विस्तीर्ण आहे ब्रह्मलोकासह वरचे सात लोक आणि पातालातील सात अधोलोक मिळून ब्रह्मांड होते पृथ्वीवर भूर लोक आणि त्याच्याही वरती भूवर लोक असून त्यावर स्वर्ग लोक आहे त्याच्या पलीकडे वरच्याच बाजूला जनलोक आहे त्यानंतर सर्वात उत्तम असा तपो आणि सर्वात शेवटी सत्य आहे त्याच्या पुढे सुवर्णाच्या कांतीप्रमाणे तेजस्वी असा ब्रम्हलोक आहे तेव्हा हे नारदा अशा प्रकारे हे सर्व आतून आणि बाहेरून कृत्रिम आहे पण हे, हे देवर्षी याचा विनाश झाला असता सर्वांचाच विनाश होतो कारण हे सर्व विश्व पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे अनित्य आहे गोलोक आणि वैकुंठ लोक सदा सर्वदा अकृत्रिम असून नित्य आहेत हे, हे प्रलयावस्थेपर्यंत राहत असतात त्यामुळे त्यांना नित्य म्हणतात ईश्वराच्या प्रत्येक रोमरंध एक एक वसलेले आहे हे मी तुला सांगितले विष्णू आणि महेश्वर आहेत ते आता निराळे सांगणे नको जितकी ब्रह्मांडे हे ब्रह्मा विष्णू महेश्वर नित्य आहेत हे, हे ब्रह्मपुत्रा नारदा या सर्व ठिकाणी देवांची संख्या मात्र तीन कोटी सांगितली आहे दिशांचे स्वामी दिग्पाल नक्षत्रे ग्रह वगैरे भूलोकी चार वर्ण अधोलोकातील नाग, चराचर सृष्टी हे सर्व ब्रह्मांडामध्ये आहे पुष्कळ कालानंतर त्या विराटाने पुन्हा पुन्हा वर पाहिले त्या बालरूप अंड्यामध्ये अन्य काही एक नाही शून्य म्हणजे अस्तित्व नसलेले असे आहे म्हणून अत्यंत भूक लागल्यामुळे तो बालक महाचिंतेत पडला आणि वारंवार रडू लागला इतक्यात त्याला वृत्तीज्ञान प्राप्त झाले त्यामुळे त्याने तत्काळ परमपुरुष कृष्णाचे ध्यान केले कृष्णाचे ध्यान करताच त्याने आपल्या वृत्तीतच ब्रह्मज्योत पाहिली तो आश्चर्याने पाहू लागला नूतन मेघाप्रमाणे श्यामवर्ण द्विभुज पितांबरधारी हसतमुख मुरलीधर आणि भक्तांवर अनुग्रह करण्या तत्पर अशा त्या ईश्वर रूप जनकाला पाहून तो बालक आनंदित होऊन गेला आणि हसला त्याच त्याचवेळी वर देण्यात तत्पर असलेल्या ईश्वराने सुयोग्य वर दिला परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला हे बालका तू प्रलयापर्यंत माझ्यासारखाच ज्ञानयुक्त क्षुध तृषा यांनी रहित आणि असंख्य ब्रह्मांडांचे वस्तिस्थान हो तसेच तू निर्भय आणि सर्वांना वर देणार हो। जरा मृत्यू रोग शोक पीडा इत्यादी तुला प्राप्त होणार नाहीत अशा प्रकारे त्या बालकाला वर दिल्यावर त्याच्या कानात षडाक्षरी मंत्र तीन वेळा सांगितला तो वेदांगातील एक श्रेष्ठ महामंत्र होता त्याची प्रारंभी प्रणव आणि कृष्ण ही दोन अक्षरे चतुर्थी विभक्त्यंत आणि शेवटी अग्निजाया स्वाहा इतके मिळून तो अत्यंत इष्ट आणि सर्व विघ्नांचे हरण करणारा असा मंत्र होता ह्याप्रमाणे त्या बालकाला वर आणि मंत्र देऊन त्या भगवान कृष्णाने त्याच्या आहाराबद्दल सांगितले हे ब्रह्मपुत्रा नारदा त्याबद्दल आता मी सर्व काही सांगतो तू श्रवण कर प्रत्यक्ष विश्वात वैष्णव लोक जो नैवेद्य समर्पण करतात त्याचा सोळावा अंश असा तो पुरुषाचा आणि पंधरा अंश विष्णूचे असतात तो विष्णू नावाचा आत्मा निर्गुण आणि अत्यंत परिपूर्ण आहे त्यामुळे त्या, त्या कृष्णाला नैवेद्याची काही आवश्यकता नाही म्हणून पुरुषाने देवाला दाखवलेला कुठलाही नैवेद्य तो सर्व तो लक्ष्मीनाथ तसेच तो विराट खातो अशा रीतीने उत्तम प्रकारचा वर दिल्यावर तो भगवान प्रभू त्याला म्हणाला हे पुत्रा तुला आणखी कोणता वर पाहिजे ते तू सत्वर सांग म्हणजे मी तुला तसा वर देईन कृष्णाचे ते बोलणे ऐकल्यावर तो प्रभु विराट कृष्णाबरोबर समयोचित भाषण करू लागला तो म्हणाला माझे हे सर्व आयुष्य संपेपर्यंत माझी भक्ती तुझ्या पदकमली स्थिर भावी। मग ते आयुष्य क्षणभराचे असो अथवा शेकडो वर्षांचे असो भक्ती निश्चल राहो असा मला वर पाहिजे कारण या लोकात तुझी भक्ती नित्य करणारा पुरुष नेहमीच जीवनमुक्त असतो तुझ्या भक्तीशिवाय जिवंत राहणे हे मूर्खपणाचे आणि मृत्यूसारखे आहे भक्ती नसल्यास जपाने तपाने यज्ञाने पूजनाने व्रताने उपवासाने पुण्याने तीर्थवासाने काय बरे कार्य होणार खरोखरच ज्याच्या अंतकरणात श्रीकृष्णाबरोबर भक्ती नाही त्याचे आयुष्य व्यर्थ आहे अहो प्रत्यक्ष हा जीव ज्या आत्म्यामुळे जिवंत राहतो त्यालाच त्याने मान्य नाही तर काय उपयोग त्या शरीरात जोपर्यंत आत्मा आहे तोवरच सर्व ठीक आत्मा निघून गेल्यास त्याच्या निर्माण झालेल्या शक्तीही निघून जातात म्हणूनच हे महा उदारा आत्मा तूच आहेस तूच सर्वांचा आत्मा असून प्रकृती होऊनही उत्तम आहेस तू स्वेय असून सर्वांचा आदी आणि सनातन ब्रह्मज्योती आहेस असे म्हणून तो बालक स्तब्ध झाला हे नारदा तेव्हा कृष्ण अत्यंत गोड असे भाषण करत बोलला ते श्रवण करण्यास फारच मधुर आहे श्रीकृष्ण विराटाला म्हणाले हे विराट तू अनंत कालपर्यंत राहशील आणि पुढे निश्चल राहून माझ्यासारखा होशील ब्रम्हदेवाने जरी असंख्य पात केले तरी तुझा पात होणार नाही प्रत्येक वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये तू पृथक पृथक विराट होऊन राहा म्हणजे आत्म्याच्या अंशाने तू प्रत्येक ब्रह्मांडात वास्तव्य कर विश्वाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव तुझ्याच नाभिकमलापासून उत्पन्न होईल नंतर या विश्वाचा लय करणारा भगवान रुद्र शंकराच्या अंशाने त्या ब्रह्म्याच्या ललाटापासून निर्माण होईल ते सुप्रसिद्ध असे अकरा रुद्र होतील त्या अकरापैकी कालाग्नी नावाचा रुद्र हा या सर्व विश्वाचा संहार करणार आहे तसेच त्या विश्वाचे रक्षण करणारा विषयोपभोग घेणारा असा तो भगवान विष्णू अल्पांशाने उत्पन्न होईल त्याचप्रमाणे माझ्या वरामुळे तू नित्य माझी भक्ती करीत राहशील मी नित्य सुंदर असून केवळ तू ध्यानाच्या बळानेच मला नित्य पाहत राहशील तसेच तुझी ती सुंदर माता माझ्याच वक्षस्थलावर स्थित असून तू तिलाही तेथे ते पाहशील हे विराट आता मी स्वर्गलोकी जातो हे वत्सा सांप्रत त्याच ठिकाणी वास्तव्य कर असे म्हणून तू भगवान श्रीकृष्ण त्याच क्षणी आणि त्याच ठिकाणी गुप्त झाला तो भगवान श्रीकृष्ण आपल्या स्थानी परत गेल्यावर त्याने भगवान ब्रह्मदेवाला तत्काळ सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केली आणि शंकरालाही संहारकाली सृष्टीचा लय करण्याबद्दल सांगितले श्री भगवान म्हणाले हे वत्सा आता तू सृष्टी उत्पन्न करण्यासाठी सत्वर जा महाविराटांच्या रोमरंध्रात क्षुद्र विराटाचे नाविकमल आहे त्यात तू उत्पन्न हो हे विधे आता मी सांगतो ते शांतपणे ऐक हे वत्सा हे महादेवा हे महाउदारा तू आता जा या अनेक ब्रह्मांडात अनेक ब्रह्मदेव आहेत त्यांच्या ललाटापासून तू उत्पन्न हो त्यानंतर तू पुष्कळ काल तपश्चर्या करीत राहा हे विधीसुद्धा तो आता सत्वर कार्याला लाग असे म्हणून भगवान कृष्ण तो जगन्नाथ स्तब्ध झाला तेव्हा ब्रह्मदेव आणि कल्याणकारी शिव त्या जगन्नाथाला प्रणाम करून निघून गेला स्वतःच्या अंशाने तो इकडे महाविराटाच्या रोमरंध्रामध्ये असलेल्या ब्रह्मांड गोलातील जलाशयात त्वरित क्षुद्रविराट झाला त्यावेळी तो श्यामलवर्णाचा होता त्याने पितवस्त्रे परिधान केली होती जलरूपी शय्येवर तो निद्रिस्त झाला होता असा तो हसतमुख आणि प्रसन्न चित्त असणारा असा एकमेव विश्वाला व्यापून टाकणारा असा तो जनार्दन होता काही कालाने त्याच्या नाभी ब्रह्मदेव उत्पन्न झाला कमलाच्या देहावर चढून आपल्या उत्पत्ती शोध घेत फिरू लागला अशा प्रकारे तो एक लक्ष फिरत होता पण त्या कमलोद्भव ब्रह्मदेवाला नाभीपासून निघालेल्या या देहाचा शोध लागलाच नाही तेव्हा मात्र हे नारदा तुझ्या पित्याला अत्यंत काळजी वाटू लागली तो पुन्हा मूळ ठिकाणी परत आला तो कृष्णाचे पदकमलांचे चिंतन करू लागला अखेरीस ध्यानाच्या बलाने त्याला दिव्य दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्याला क्षुद्रविराटाचे दर्शन झाले तो क्षुद्रविराट ब्रह्मांड गोलातील जलशयेवर पोहोडला होता त्या परमेश्वराला ब्रह्मदेवाने पाहिले त्यानंतर तो त्या जगन्नाथाची स्तुती करू लागला तेथे त्या ते जगन्नाथाच्या रोमरंध्रातील ब्रह्मांड त्याने पाहिले त्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि गोपगोपी भरलेली असंख्य गो लोकही होती आश्चर्य करू लागला जगन्नाथाने ब्रह्मदेवाला वर दिला तेव्हा त्याने सृष्टी निर्माण केली सनकादिक वगैरे ब्रम्हदेवाने मानसपुत्र निर्माण केले नंतर शिवाच्या प्रसिद्ध अकरा रुद्रकला निर्माण झाल्या त्या क्षुद्र विराटाच्या डाव्या भावापासून सर्व विश्वाचे रक्षण करणारा तो भगवान विष्णू उत्पन्न झाला तो भगवान श्वेत वास्तव्य करीत होता त्याला चार हात होते त्यानंतर त्या क्षुद्र विराटाच्या नाभिकमलात ब्रह्मदेवाने स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताल याप्रमाणे चराचर त्रैलोक्य निर्माण करून सृष्टीची रचना केली अशा प्रकारे विराटाच्या रोमरंध्रामध्ये एक एक नवे विश्व निर्माण केले प्रत्येक विश्वात एक एक शूद्र विराट ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी सर्वजण, वेगवेगळे निर्माण केलेले असतात अशा प्रकारे हे ब्राह्मण हे नारद मुने, त्या भगवान श्रीकृष्णाचे शुभचरित्र मी तुला निवेदन केले आता तुला माझ्याकडून आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांग अध्याय तिसरा समाप्त